पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण तेरावे विणकर त्यांना पकडण्यात आल्यावर न्यायाधीशानं त्यांना त्यांचा व्यवसाय काय आहे असं विचारलं गांधीजी म्हणाले मी सूत काढतो विणकर आहे आणि शेतकरी आहे तेव्हा ते चौसष्ट वर्षांचे होते त्यावेळी पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी हिंद स्वराज्य लिहिलं होतं त्यात ते त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याच्या गरजेवर भर दिला होता आणि भारताला आतून आणि बाहेरून होणाऱ्या पिळवणुकीतून मुक्त करण्याचा आवाहन केलं होतं तोवर त्यांनी हातविणीचं वस्त्र पाहिलं नव्हतं किंवा त्यांना चरखा आणि हातमाग यातला फरकही माहीत नव्हता पण इंग्लंडमधून कापड आयात केल्यामुळे भारतीय विणकर कसे उद्ध्वस्त झाले होते हे त्यांना माहीत होतं परदेशी मालाला प्राधान्य देऊन भारतीयांनी इंग्रज सरकारला भारतीय मातीत पाय रोवायला मदत केली होती भारतीय विणकर तलंग सुत विणत पण स्वतःच्या कापड गिरण्यातल्या कापडाची निर्यात वाढावी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांच्यात दहशत निर्माण केली त्यांचे तलमसूत विणणारे अंगठे जबरदस्तीनं कापून टाकले हे त्यांनी पुस्तकात वाचलं होतं 200 वर्षापूर्वी भारतातून तीस लाख रुपयाचं हात विनीचं कापड निर्यात होत असज भारतात आल्यावर चाळीस वर्षाच्या चा कारकीर्दीत सर्व निर्यात थांबली आणि पुढल्या शंभर वर्षात भारतात दरवर्षी साठ कोटी रुपयांचा माल ब्रिटनमधून आयात होऊ लागला ब्रिटनच्या एकूण निर्यातीचा तो चौथा हिस्सा होता या प्रकारे जग ज्याचा हिवा करीत असे असं भारतातलं हातमागाचं उत्पादन मातीत मिळालं विणकरांच्या हातातून त्यांचा व्यवसाय गेला ते तुन्हा शेतीकडे वळले आणि उपासमारीनं मृत्यूमुखी पडले एका व्हायसऱ्यानं म्हटलं होतं भारतीय विणकरांच्या अस्थिंनी भारतातली माती पांढरी झाली वाणिज्य क्षेत्राच्या इतिहासात या दुर्दैवी संकटासारखं दुःख शोधून सापडणार नाही गांधीजींनी अनेक गोष्टींचा अभ्यास केला बंगालमधले मुसलमान विणकर जगप्रसिद्ध शबणम विणायचे त्यांचा व्यवसाय बदलला होता पंजाबचे स्वाभिमानी विणकर आपले हातमाग सोडून सैन्यात दाखल झाले आणि भारताच्या पारतंत्राच्या साकड्या त्यांनी मजबूत केले. कलात्मक आणि सन्मान देणारा व्यवसाय आता बदनाम झाला गुजरातमधले विणकर कामाच्या शोधात बेघर झाले आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरात कचरा गोळा करू लागले त्यांच्या तब्येतीची नासाडी झाली आणि त्यांना दार उपीणं जुगार खेळणं अशी व्यसनं लागली अनेक घर मोडली कुशल करागिरांचं कोणतेही कौशल्य हाती नसलेले कष्टकरी झाले सुदगिरण्यांमुळे श्रीमंत लोक आणखी श्रीमंत झाले गांधीजींनी या पारतंत्र्यातून देशाची सुटका करण्यासाठी परदेशातून होणारे कापडाची आयात बंद करण्याचा निश्चय केला त्यांच्या मते स्वदेशी हा स्वराज्याचा पाया होता आपल्या देशबांधवांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवणं हे त्यांचं जीवनध्येय होतं ते साध्य करण्यासाठी त्यांनी काही अटी ठरवल्या स्वदेशी कापड तयार करण्यासाठी त्यांना कापडगिरण्या उभारायच्या नव्हत्या कापडगिरणीचे मालक भांडवलदार असतात गांधीजींचं निरीक्षण असं होतं की आपली अभिरुची कोणी उखडून टाकली नाही तर आपल्याला अंगाला चिकटणाऱ्या तलम कापडापेक्षा खादी जास्त पसंत असेल जीवन देणारी कलाई असते आणि मारून टाकणारी कलाई असते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी यंत्र कारागिरीमधली सृजनशीलता आणि त्यांच्या बोटांमधली संवेदनक्षमता बोथट करून टाकतात आसाममधल्या तरुणी हातमागावर कविता विनताना पाहून गांधीजी मंत्रमुग्ध झाल होते गांधीजींना हातमागाचं पुनरुज्जवन करायचं होतं ते म्हणाले तुम्ही वकील असाल तर वकिली सोडून द्या आणि हातमाग चालवा तुम्ही डॉक्टर असाल तर आपला वैद्यकीय पेशा सोडून द्या आणि हातमाग चालवा विणकरांशी ते स्वतः बोलत आणि हातमागाविषयी खरीखुरी माहिती मिळवत त्यांचा भारतातला पहिला आश्रम सुरु करण्यासाठी त्यांनी अहमदाबादची निवड कली कारण ते हातमाग उद्योगाचं केंद्र होतं साबरमती आश्रमात त्यांनी हातमाग आणले साबरमती आश्रमातले सर्व आश्रमवासी स्वदेशीचं व्रत घेत आणि पाळत तिथल्या हातमागावर तयार झालेलं कापडच वापरत त्यावेळीची घोषणा अशी होती आपल्या गरजेपुरतं कापड स्वतः तयार करा नाही कापड वापरू नका तज्ज्ञ विणकरांच्या मार्गदर्शनानं विणगमाचा वर्ग चालत असे आणि काही आश्रमवासी तर रोज आठ आठ तास हातमाग चालवत गांधीजी स्वतः पंचेचाळीसाव्या वर्षी रोज चार ते पाच तास हातमागावर काम करत प्रत्येक विणकर रोज 12 आणि मिळतील एवढं काम करत असे सुरुवातीला तीस इंच पाण्याचं कापड विणलं जाई ते साडी म्हणून उंचीला पुरत नसे आश्रमातल्या स्त्रियांना पण कापड जोडून केलेली साडी नेसावी लागे एकदा एका महिलेनं अशा लांड्या साड्या नेसाव्या लागतात म्हणून तक्रार केली तिला गिरणीतलं कापड वापरण्याची इच्छा होती यावर तिच्या पतीनं गांधीजींचा सल्ला घेतला तर गांधीजींनी त्याला मोठ्या हातमागावर कापड विणून शिकून घ्यायला सांगितलं त्यानंतर काही काळातच मोठ्या पाण्याचं कापड साडी आणि दोत्रासाठी विणलं जाऊ लागलं इतर व्यावसायिक विणकरांनी सुद्धा हातसूताची कापडं हातमागावर विनायला सुरुवात केली पण ते कापड महाग विकत गिरणीतलं सूत हाताळणं सोपं होतं त्यामुळे ते त्याला प्राधान्य देत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक खादी कामगार म्हणाला की आता आपल्या सरकारनं सूत तयार करणाऱ्यांनी मदत द्यावी दुसरा म्हणाला की विणकरांनी ठराविक प्रमाणात हातसूत तयार केलं नाही तर त्यांना गिरणीतलं सूत देऊ नये गांधीजींनी अशा प्रकारच्या कल्पनांना पाठिंबा दिला नाही कारण कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या बंधनांनी खादीबद्दल अप्रिती निर्माण होईल आणि विणकर अशा प्रकारची सक्ती मान्य करणार नाहीत त्यांनी खादीच्या सुतात सुधार करण्याकडे सल्ला दिला त्यामुळे विणकरांना विणताना अडचणी येणार नव्हत्या विणकरांनाही त्यांनी धोक्याचा इशारा दिला की जेवढे ते गिरणीच्या सुतावर अवलंबून राहतील तेवढा त्यांचा व्यवसाय कमी होईल आणि शेवटी बंद पडेल गिरणी मालक माणुसकीनं वागतील असं नाही आणि गिरणीच्या कापडाशी हातमागाचं कापड स्पर्धा करत आहे असं त्यांना दिसलं त ते विणकरांच्या गळ्याभोवतलचा फास आणखी आवडतील त्यांनी कबूल केलं की इतर देशात जसं कापड विणतात तसं आपण इथे विणलं असतं तर हातसुधाचं कापड विणण्यात ज्या अडचणी असतात त्या आल्या नसत्या मी जसं सर्वांना सुतकथाई शिकायला सांगितलं तसं कापड विणायला शिकण्याचा आग्रह धरला नाही ही, ही माझी चूक झाली